ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेहा अध्यायी सतरावा वर्णाश्रम धर्मनिरूपण उद्धव म्हणाला हे कमलनयन श्रीकृष्णा आपण पूर्वी वर्णाश्रमांचे आचार पाळणाऱ्या माणसासाठी तसेच सर्वच माणसासाठी तुमच्या भक्तीचे साधन म्हणून जो धर्म सांगितला त्याच्या स्वधर्माचे अनुष्ठान कसे केले आणि माणसाला आपली भक्ती प्राप्त होईल ते मला सांगावे हे प्रभू महाभाहो माधवा पूर्वी अपन हंस रूपाने ब्रम्हदेवाला परमधर्मा उपदेश रिपू दमना पुष्क काल निधन गेणी यूर्वी सला तो धर्म मृत्युलोकत जवर जवर नहीं सा सारकाच मधु है मधुसूदन या धर्मा के प्रवर्तक रक्षण करना आ उपदेश अथ्वीर निघुन गा लुप्त धर्म को सर्व धर्म जा प्रभु अपनी भक्ति प्राप्त करूँ देना हा धर्म ज्यादा जसा आचरणे योग्य आहे तसा सांगावा शोक मनाला आपल्या भक्त शिरोमणी उद्धवाने जेव्हा असा प्रश्न विचारला तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णाने मनुष्याच्या कल्याणासाठी त्यांना सनातन धर्माचा उपदेश केला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे उद्धवा तुझा हा धर्मविषयक प्रश्न सर्व वर्णांच्या व आश्रमांच्या माणसांना परमकल्याणस्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून देणार आहे म्हणून मी तुला या धर्माविषयी सांगतो ऐक या कल्पाच्या प्रारंभी सत्ययुगात सर्वांचा हंस नावाचा एकच वर्ण होता त्यावेळी सर्वजण जनवतःच कृतकृत्य होते म्हणूनच त्याचे नाव कृतयुग असेही आहे त्यावेळी फक्त प्रणवच म्हणजे ओंकार वेद होता आणि तपश्चर्या पावित्र्य दया व सत्य अशा चार चरणांनी युक्त असा मीच बैलाचे रूप धारण केलेला धर्म होतो त्यावेळेचे निष्पाने केवळ तप करणारे लोक शुद्ध अशा माझी उपासना करीत होते हे उद्धवा त्रेतायुगाच्या आरंभी माझ्या हृदयातून प्राणांच्या द्वारा ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद असे तीन वेद प्रगट झाले त्यापासून होता अध्वर्यू व उद्गाता हे कर्मरूप तीन भेद असणाऱ्या यज्ञांच्या रूपाने मी प्रगट झालो विराट पुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण भाऊपासून क्षत्रिय मांड्यापासून वैश्य आणि पायापासून शुद्रांची उत्पत्ती झाली त्यांचा स्वधर्म हीच त्यांना ओळखण्याची खून होती विराटपुरुषच माझ्या जगनभागापासून गृहस्थाश्रम हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम वक्षस्थळापासून वानप्रस्थाश्रम आणि डोक्यापासून संन्यासाश्रमाची उत्पत्ती झाली या वर्ण आणि आश्रमांच्या माणसांचे स्वभावसुद्धा त्यांच्या जन्माच्या ठिकाणानुसारच उत्तम मध्यम आणि अधम असे होते शम दम तपश्चर्या पवित्रता संतोष क्षमाशीलता सरळपणा माझी भक्ती दया आणि सत्य हे ब्राह्मण वर्णाचे स्वाभाविक धर्म होत तेज बल धैर्य वीरता सहनशीलता औदार्य उद्योगशीलता स्थिरता आणि ऐश्वर्य हे क्षत्रिय वर्णा स्वाभाविक धर्म होत। आस्तिकता दानशूरपना दम भाजपा धनसंजया ने संतुष्ट न होने ये वैश्य वर्णा स्वाभाविक धर्म होते ब्राह्मण गाई आ देवतानी निष्कपट भावने सेवा करनीत जे का मिले तत सतुष्ट आने हे शूद्र वर्णा स्वाभाविक धर्म होते अपवित्रता खोटे बोलणे चोरी करणे ईश्वरांनी परलोकाची फिकीर न करणे खोटे नाटे भांडण करणे काम क्रोध लोभ यांच्या आहारी जाणे हे अंत्येजाचे स्वभाव होत। सर्व वर्णासाठी सर्वसाधारण धर्म हेच आहेत की मन वाणे आणि शरीराने कोणाशीही हिंसा न करणे सत्यावर आढळ राहणे चोरी न करणे कामक्रोध लोभापासून दूर राहणे आणि प्राणीमात्रांचे कल्याण होईल तेच करणे ब्राह्मण क्षत्रिया आणि वैश्य यानी गर्भाधान इत्यादि संस्कार प्रारंभ कर यज्ञोपवीत संस्कारूप दुसरा जन्म प्राप्त कर गुरुकुला तिथि इंद्रिया संयम ठेवन आचार्य बोलावीर वेदां अध्ययन करावे मेखला मृगचर्म दंड रुद्राक्षमा यज्ञोपवीत आ कमंडलू धारण करावे डोक्या जखा ठेवावे दंतधावन वस्त्रे धुने य गोष्टी हौस हो मन करू नियत रंगीत आसना बसू नए आसनास वगैरे कूश घ स्नान भोजन हवन जप आणि मलपुत्र त्याग हे कर्तेवेळी मौन पाळावे काखानी गुप्तेंद्रियाजवळील केस काढू नयेत तसेच नखेही कधी काढू नयेत पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे स्वतः कधीही वीर्यपात करू नये जर कधी वीर्यस्खलन झालेच तर पाण्याने स्नान करून प्राणायाम करून गायत्री मंत्राचा जप करावा ब्रह्मचार्यानी पावित्री पाळून एकाग्रतेने अग्निसूर्य आचार्य गाय ब्राह्मण गुरु वृद्धजन आणि देवतांची उपासना करावी तसेच सायंकाळी आणि प्रातकाळी मौन धारण करून संध्योपासना व गायत्री मंत्राचा जप करावा आचार्यांना मागेच स्वरूप मानावी त्यांचा कधीही अपमान करू नये त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांच्याकडे दोष दृष्टीने पाहू नये कारण गुरु सर्व आहेत सकाळ संध्याकाळी भिक्षा मागून आणून ती गुरुसमोर ठेवावी तसेच इतरही गुरुदेवांना अर्पण करावी त्यांची आज्ञा झाल्यावरच त्याचा उपयोग करावा आचार्य कुठे जात असतील तर त्यांच्या मागेमागे चालावे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 तर त्याने जन्मभर नैष्टिक ब्रह्मचर्य पाळून वेदांचे अध्ययन करण्यासाठीच आपले संपूर्ण जीवन आचार्यांच्या सेवेमध्येच समर्पित करावे असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो आणि त्याचे सर्व पापे नष्ट होतात त्यांनी अग्नी गुरु आपले शरीर आणि सर्व प्राण्यांचे ठाई मज परमात्म्याची उपासना करावी सर्वत्र एकच परमात्मा आहे असा भाव ठेवावा ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि स्त्रीकडे पाहणे तिला स्पर्श करणे तिच्याशी बोलणे किंवा थट्टामस्करी करणे इत्यादीपासून लांब राहावी मग इथून करणाऱ्या प्राण्यांकडे पाहू नये प्रिय उद्धवा शुचिता आचमन स्नान संधोपासना सरळपणा तीर्थसेवण जग सर्व प्राण्यांच्या ठाई मलाच पाहणे मन वाणी तसेच शरीराचा संयम हे नियम सर्वच आश्रमांना लागू आहेत अस्पृशना न शिवणे अभक्ष्य वस्तू न खाणे आणि ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे हे नियमसुद्धा या सर्वासाठी आहेत नैष्ठिक ब्रह्मचारी ब्राह्मणाने या नियमांचे पालन केल्याने तो अग्निसारखा तेजस्वी होतो तीव्र ते तपश्चरेमुळे त्याच्या वासना भस्म होऊन जातात अंतकरण शुद्ध होते आणि तो माझा भक्त होतो प्रिय उद्धवा ब्रम्हचारी जर ग्रहस्थाश्रमात प्रवेश करू इच्छित असेल तर त्यांनी विधीपूर्वक वेदाध्ययन संपून गुरूंना दक्षिणा द्यावी आणि त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावा त्यानंतर ब्रह्मचार्याने ग्रहस्थाश्रमात किंवा वानप्रस्थाश्रमात प्रवेश करावा तो ब्राह्मण असेल तर संन्यास सुद्धा घेऊ शकतो तुवा क्रमाने एका आश्रमातून दुसरे आश्रमात प्रवेश करावा मत परायण भक्तानी याहून वेगळ्या प्रकारे वागू नये गृहस्थाश्रमाचा स्वीकार करू इच्छिणाऱ्यांनी आपल्याला अनुरूप व उत्तम लक्षणाने संपन्न अशा खुलीन कन्येशी विवाह करावा ती वयाने लहान आणि आपल्याच वर्णाची असावी अन्य वर्णाची कन्या वरायची असल्यास आपल्याहून खालच्या वर्णाची वरावी यज्ञयाग अध्ययन आणि दान करण्याचा अधिकार सर्व द्विजाना आहे परंतु दान घेणे अध्यापन करणे आणि यज्ञाचे पौरोहित्य करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणाला आहे दान घेण्यामुळे तपश्चर्या तेज आणि यश यांचा राहस होतो अशी वाटली तर ब्राह्मणाने अध्यापना आणि यज्ञ करविणे याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा किंवा या दोन वृत्तीमध्येही काही दोष वाटत असेल तर धान्याची कंसे तोडल्यावर शेतात पडलेली किंवा बाजारात पडलेली दाने वेचून त्यावर उदरनिर्वाह करावा ब्राह्मणाचे ही शरीर तुच्छ विषय भोग भोगण्यासाठी नसून जन्मभर कठिन तपश्चर्या करून शेवटी आनंद आनंद स्वरूप अशा मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी आहे जो ब्राह्मण आपल्या महानधर्माचे निष्काम भावाने पालन करतो आणि शेतात तसेच बाजारात पडलेली सांगलेली धान्याची दाने वेचून त्यावर संतोषपूर्वक आपला उदरनिर्वाह करतो त्याचबरोबर आपली सर्वस्व मला समर्पित करून कुठेही आसक्ती ठेवत नाही तो घरात राहूनही शांतीरूप अशी परमपद प्राप्त करून घेतो संकटात सापडून कष्ट सहन करीत असलेल्या माझ्या भक्ताला जे संकटातून सोडवतात त्यांची मी ताबडतोब समुद्रात बुडणाऱ्यांची नाव जशी सुटका करते तशी सर्व आपत्तीमधून सुटका करतो जसा एक गजराज दुसऱ्या हातीचे रक्षण करतो त्याप्रमाणे राजाने पित्याप्रमाणे आपल्या सर्व प्रजेचे कष्टापासून रक्षण करावी त्यांचा उद्धार करावा आणि धीर गंभीर राहून स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा अशा प्रकारचा राजा सर्व पापापासून मुक्त होऊन सूर्यासारख्या तेजस्वी विमानात बसून स्वर्गात जातो आणि इंद्राबरोबर सुखोपभोग भोगतो एखादा ब्राह्मण दारिद्र्याने गाजला असेल तर त्यांनी वैश्यव्रतीचा आश्रय घेऊन त्या परिस्थितीतून मार्ग काढावा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडावी लागली तर तलवार हातात घेऊन क्षत्रिय व्रतीने सुद्धा आपला उदरनिर्वाह चालवावा परंतु कोणत्याही परिस्थितीत नीच लोकांची सेवा करून कुत्र्यासारखे जगू नये याचप्रमाणे प्रजापालनाने क्षत्रिय आपला उदरनिर्वाह करू शकत नसेल तर त्यांनी वैश्यव्रतीने व्यापार करून निर्वाह करावा अतिशय घोर आपत्तीत सापडला असेल तर त्यांनी शिकार करून किंवा ब्राह्मणांचा व्यवसाय अध्यापन करून, करा। श्यवा करून श्यवा निर्वाह करावा परंतु निचांची सेवा करून कुत्र्यासारखी जगू नये प्रतिकूल काळात वैश्याने सुद्धा शूद्रांची वृत्ती सेवा करून आपला उदरनिर्वाह चालवावा आणि शूद्राने सुद्धा चट्याविणे इत्यादी कामे करून आपले जीवन चालवावी परंतु प्रतिकूल काळ संपताच कनिष्ठ वर्णाच्या वृत्तीने उदरनिर्वाह करण्याचा लोभ धरू नये ग्रहस्थाने ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ देवयज्ञ काकबली भूतयज्ञ आणि अन्नदानाने अतिथीयज्ञ द्वारे माझेच स्वरूप असणारे ऋषी देवता पितर मनुष्य इत्यादींचे दररोज पूजन करावे ग्रहस्थानी देवाने प्राप्त झालेल्या किंवा न्यायमार्गाने मिळवलेल्या धनाने आपले कुटुंबीय किंवा आश्रमाला असलेली नोकर इत्यादींना कोणत्याही प्रकारे पीडा न देता विधीनुसार यज्ञ करावे ग्रहस्थानी कुटुंबामध्ये आसक्त होऊ नये स्वधर्माचरण व भगवत भजन करण्याची टाळाटाळ करू नये बुद्धिमान पुरुषांनी या जगातील वस्तूप्रमाणेचं परलोकातील भोगसुद्धा नाशेवानच आहेत असे समजावे स्त्री पुत्र आपतेष्ट इत्यादींचा संबंध पानपोईवर भेटलेल्या वाट स्वरूसारखा समजावा प्रत्येक देहात तो वेगवेगळा असतो जसे झोप असेपर्यंतच स्वप्न असते तसा हा देह असेपर्यंतच संबंध असतात असा विचार करून ग्रहस्थानी गृहस्थ ग्रहस्ता आश्रमात अडकू नये एखादा पाहुणा तात्पुरता राहतो त्याप्रमाणे राहावी जो शरीराबद्दल मी पण आणि घर इत्यादीमध्ये ममता ठेवत नाही त्याला गृहस्थाश्रम बंधनकारक होत नाही भक्ताने ग्रहस्थोचित शास्त्रोक्त कर्मांनी माझी आराधना करीत घरी रावी, किंवा पुत्रवान असेल तर वानप्रस्थ आश्रमात जावी किंवा संन्यास स्वीकारावा जे लोक ग्रहस्थ आश्रमात आसक्त असतात पुत्र धन इत्यादींच्या इच्छेतच अडकून व्याकुळ होतात तसेच मूर्खपणाने स्त्रीपटाने कंजूस बनून मी माझे या भावनेमुळे कर्मबंधनाने बांधले जातात ते असा विचार करतात अरे रे माझ्या आई वडील वृद्ध झाले आहेत माझ्या पत्नीची मुले अजून लहान आहेत माझ्याशिवाय अनाथ दिन दुखी दुःखी हे कसे जगतील बरे अशा प्रकारे घरादारा घरादारासंबंधीच्या वासनांनी ज्याचे चित्त विचलित झालेली असती तो मूर्ख मनुष्य भोग घेऊन कधी तृप्त होत नाही आणि त्यांचेच मरण समयी चिंतन करीत मेल्यानंतर घोर नरकात जाऊन पडतो या ठिकाणी सतरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वसतो